पुस्तक बापू माझी आई लेखिका मनुबन गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण सातवे दगड विसरल्याचा धडा नोआखालीत नारायणपूर नावाचे एक गाव होते तेथे रोजच्या प्रमाणे बापू सात वाजता पोहोचले एका गरीब विणकरांकडे आमचा मुक्काम होता गावाला जाऊन पोचता बापूजी प्रथम गरम पाण्याने पाय धुवून घेत मग थोडेफार आपले लिहिण्याचे वगैरे काम करीत तेवढ्या वेळात मी बापूजींच्या मालिश निसानाची व्यवस्था करून ठेवित असते या क्रमाप्रमाणे मी सर्व केले बापूजी नेहमी आंघोळीच्या वेळी साबण न वापरता एक खडबडीत दगड वापरीत हा दगड मी अगोदरच्या गावी विसरून आले हे बापूजींच्या सगळ्या वस्तू स्नाच्या खोलीत ठेवल्या तेव्हा माझ्या लक्षात आले मी बापूजींना म्हटले बापूजी मी अंग घासण्याचा दगड कुठेतरी विसरून आले कदाचित काल विनकरांच्या घरी राहून गेला असावा आता आम्ही काय करू बापूजींनी थोडा वेळ विचार केला मग मला म्हणाले तू चूक तर केलीसच पण माझी तर अशी इच्छा आहे की तो दगड तू स्वत जाऊन शोधून आणावास निर्मळ बाबूंना सांग की माझ्यासाठी खायचे तयार करा पण दगड शोधायला तूच एकटी जा आणि एकदा असे केलेस म्हणजे दुसऱ्यावेळी लक्षात राहील मी भीतभीत विचारले या गावात एवढे स्वयंसेवक आहेत त्यापैकी कोणालाबरोबर घेऊन जाऊ बापूंनी प्रश्न टाकला का याचे उत्तर मी देऊ शकले नाही नोआखालीत नारळी फोफळींची अशी दाट वडे आहेत की नवख्या माणसांची वाटच चुकावी शिवाय जातीय दंग्यांचे दिवस त्या रस्त्यावर मुसलमानांचीच घरे आणि रस्ता वैराण उजाड एकटीने कसे जावे पण गुन्हा केला तेव्हा गेल्या वाचून सुटका नव्हती मी का ते उत्तर न देताच थोडीशी चिडून चालू लागले मनात असेही येऊ लागले की कोठून कुणी गुंड आले त्रास देऊ लागले तर पण राम नाम घेत चालू लागले ज्या रस्त्याने आम्ही आलो त्या रस्त्यावरील पावले पाहत पाहत चालले ते विनकरांचे घर कसे बसे सापडले तर खरे विनकराच्या घरी फक्त एक म्हातारी राहत असे त्या म्हातारीला काय माहीत की हा दगड इतका मोलाचा असेल त्या बिचारीनी दगड फेकून दिला होता तो मी कसा बसा शोधून काढला तो दगड सापडला तेव्हा माझ्या आनंदाला सीमा राहिली नाही तो घेऊन झटपट नारायणपूरला जायला निघाले आणि साडेनऊ ला निघालेली मी दुपारी एक वाजता परत आले भूक तर कडाडून लागली होतीच पण त्यापेक्षाही आजच्या एवढ्या चुकीमुळे बापूजींची थोडीशी सेवा अंतरली याचे दुःख असह्य होते म्हणून बापूजींच्या पुड्यात दगड ठेवला तसे रडू कोसळले बापूजी मला म्हणाले आज तुझी परीक्षा झाली ईश्वर जे करतो ते भल्यासाठीच तू पहिल्या दिवशी माझ्यापाशी आलीस तेव्हा रात्री दोन वाजेपर्यंत तुला समजावून सांगितले होते की माझ्या यज्ञात यायचे म्हणजे फार हिमतीचे काम आहे जर थोडीशी हिंमत खचली तर नापास करीन तेव्हा अजूनही परत महूवेला जायचे असेल तसा पण यात्रा सुरु झाल्यावर कोठेही जाता येणार नाही म्हणून या दगडाच्या निमित्ताने तुझी पहिली परीक्षा झाली त्या तू उत्तीर्ण झालीस मला त्यामुळे केवढा आनंद झाला आहे हा दगड माझा 25 वर्षाचा बाळगलेला मित्र आहे तुरुंगात गेलो किंवा महालात गेलो तरी हा दगड बरोबरच फिरला आहे जर तो मिळाला नसता तर मला व मीरा बहिणीला दुःख झाले असते शिवाय तुला एक धडा मिळाला की दगड काय असे कितीतरी मिळतील दुसरा शोधू अशी बेपरवाई करू नये परंतु प्रत्येक उपयोगी वस्तूला जपायला शिकले पाहिजेत मी म्हटले पण बापूजी मनापासून जर रामनाम कधी घेतले असेल तर आजच घेतले त्या उजाड रस्त्यावरून जात असताना हृदयाचा थडकाफ होत होता बापूंना हसू आल्याने म्हणाले हो जेव्हा संकट येऊन उभे राहते तेव्हाच ईश्वराची आठवण होते